अध्याय दहावा देवासूर संग्राम श्री शुक्रदेव म्हणतात परीक्षिता जरी दानवानी मोठ्या हुशारीने समुद्र मंथनासाठी प्रयत्न केले होते तरी तरीसुद्धा भगवंतांशी विनमुख कारणाने त्यांना अमृताची प्राप्ती झाली नाही हे राजन भगवंतांनी समुद्राचे मंथन करून अमृत काढले आणि आपले भक्त असलेल्या देवांना ते पाजले नंतर सर्वांच्या देखतच ते गरुडावर स्वार होऊन तेथून निघून गेले आपल्या शत्रूंना पाहून त्यांचा उत्कर्ष दैत्यांना शस्त्रास्त्रांनिशी देवांवर हल्ला चढवला इकडे सर्व देवांनी एकतर अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवली होती शिवाय त्यांनी भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला होता त्यामुळे ते सुद्धा शस्त्रांनी सज्ज होऊन दैत्यांना प्रतिकार करू लागले राजा क्षीरसागराच्या किनाऱ्यावर मोठा रोमांचकारी आणि भयंकर संग्राम झाला हाच देवासूर संग्राम होय तेथे दोघेही प्रबळ शत्रू अत्यंत क्रोधाविष्ट होऊन एकमेकांना तलवारी बाण आणि इतर अनेक शस्त्रास्त्रांनी घायल करू लागले त्यावेळी शंख तुतऱ्या मृदुंग नगारे आणि डमरू मोठमोठ्याने वाजू लागले तसेच हत्तींचे चितकान घोड्यांची खिंकाळणी रथांचे खडखडाट आणि पायदळाच्या ओरडण्याने तेथे मोठाच हल्दकळवळ माजला रणभूमीवर बर रथींबरोबर रथी पायदळाबरोबर पायदळ घोडेस्वारांबरोबर घोडेस्वार आणि हत्तीस्वारांबरोबर हत्तीस्वार लढू लागले त्यापैकी काही वीर उंटांवर हत्तींवर आणि गाढवांवर बसून लढत होते तर काही जण गौरमृग अस्वल वाघ आणि सिंहावर बसून लढत होते काही सैनिक गिधाडे, कावळे बगळे ससाणे आणि कोंबडे यांच्यावर बसले होते तर पुष्कळसे तिमिंग गिलमासे चित्ते रेडे गेंडे गौरेडे गवे आणि राडुकरांवर स्वार झाले होते काही जण तर कोल्हा उंदीर सरडे ससे मनुष्य बकऱ्या काळवीट हंस आणि डुकरांवर चढून बसले होते हे राजा अशा प्रकारे पाण्यात जमिनीवर आणि आकाशात राहणाऱ्या तसेच भयंकर दिसणाऱ्या प्राण्यांवर चढून काही दैत्य दोन्ही सैन्यांमध्ये पुढे पुढे घुसले राजा त्यावेळी रंगबिरंगी ध्वज शुभ्रछत्र रत्नजडीत दंड असलेले बहुमूल्य पंखे मोरपंख चौऱ्या आणि वाऱ्याने उडणाऱ्या दुपट्टे पगड्या चकाकणारी कवच अलंकार सूर्यकिरणांमुळे अत्यंत चमकणारी धारदार शस्त्रे तसेच वीरांच्या रांगा यामुळे देव आणि असुरांच्या सेना जले चरानी सागर शोभावे अशा शोभत होत्या बळीराजा केलेल्या विमानावर आरोढ झाला युद्धाची सर्व सामग्री त्यात होती परीक्षिता ते इतके आश्चर्यकारक होते कि ते कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे ते कोठे आहे याचे अनुमान सुद्धा करता येत नव्हते तर त्याविषयी सांगणे कसे शक्य आहे त्या श्रेष्ठ विमानात राजा बली मोठमोठ्या सेनापतींसह बसला होता त्याच्यावर ढाळलेली चामरे आणि श्रेष्ठ छत्र यामुळे तो उदया चलावरील चंद्राप्रमाणे शोधत होता त्याच्या चारी बाजूंनी आपापल्या विमानात बसलेले नमुची शंभर बाण विप्रतचित्ती अयोमुख द्विमूर्धा कांदनाभ प्रहेती इलवल शकुनी भूतसंताप वज्रदंष्ट्र विरोचन हयग्रीव शंकुशिरा कपिल मेघदुंधुवी तारक चक्राक्ष शुंभ निशुंभ जंभ उत्कल अरिष्ट अरिष्टनेमी त्रिपुराधिपती मय पौलोम कालेय आणि निवात कवच वगैरे सेना विभाग प्रमुख होते हे सर्वजण समुद्रमंथन करण्यात सामील झाले होते परंतु त्यांना अमृतातील हिस्सा मिळाला नाही फक्त क्लेशच हाती लागले या सर्व असुरांनी एकदा नव्हे तर अनेक वेळा देवतांना युद्धामध्ये पराभूत केले होते म्हणून ते मोठ्या उत्साहनात करीत वाजवू लागले तेव्हा आपले शत्रू मदोन्मत झालेले पाहून इंद्राला अतिशय क्रोध आला तो स्वयंप्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरूढ झाला तेव्हा अनेक झऱ्याने शोभणाऱ्या उदया आरूढ झालेल्या सूर्यासारखा तो वाटत होता इंद्राच्या चारी बाजूला आपापली आप वाहने ध्वजा आणि शस्त्रांनी युक्त असे देवगण तसेच आपापल्या आप गणांसह वायू अग्नि वरुण इत्याली लोकपाल येऊन उभे राहिले दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभी राहिली दोघा दोघांच्या जोड्या करून ते लढू लागले कोणी पुढे जात होता तर कोणी नावे घेऊन ललकारत होता कोणी कोणी मर्मभेदी शब्दानी आपल्या प्रतिपक्षाचा धिक्कार करीत होता बली इंद्राशी कार्तिक स्वामी तारकासुराशी वरुण हे तिशी आणि मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागला यमराज कालनाभाशी विश्वकर्मा मयाशी शंभरासुर त्वष्ट्याशी आणि सविता विरोचनाशी लढू लागली नमुची अपराजिताशी अश्विनी कुमार वृषपर्व्याशी तसेच सूर्यदेव बलीच्या बाण इत्यादी शंभर पुत्रांशी युद्ध करू लागले राहू बरोबर चंद्राचे आणि पुलोमा बरोबर वायूचे युद्ध झाले भद्रकाली देवी निशुंभ आणि शुंभावर तुटून पडली परीक्षिता जंभा सुराशी महादेवांची महिषा सुराशी देवाची आणि वातापी तसेच इलवलाशी ब्रह्मदेवांच्या पुत्रांची लढाई झुंपली दुर्मर्शाची कामदेवाशी उत्कलाची मातृगणांशी शुक्राचार्याची बृहस्पतींशी आणि नरकासुराची शनैश्चराशी लढाई होऊ लागली निवात कवचांच्या बरोबर घणांचा काले यान यांबरोबर वसुगणाचा पौनोमा बरोबर विश्वे देवाचा तसेच क्रोधवंशाबरोबर रुद्रगणांचा संग्राम होऊ लागला अशा प्रकारे असुर आणि देवता रणभूमीवर द्वंद्वयुद्धाने आणि सामूहिक आक्रमणाने एकमेकांसमोर येऊन विजय मिळवण्याच्या इच्छेने सारे वळ एक तीक्ष्ण बाण तलवारी आणि भाले यांनी प्रहार करू लागले गोफणी चक्र गदा दुधारी तलवारी पट्टे शक्ती कोलिते भाले परशु तलवारी मुदगल आडणे आणि गोफणींनी एकमेकांची मस्तके छाटू लागले त्यावेळी त्यांच्यावर स्वार झालेल्यांसह हत्ती घोडे रथ इत्यादी अनेक प्रकारची वाहनं आणि पायदळ सेना छिन्नविच्छिन्न होऊ लागली कोणाचे हात कोणाच्या मांड्या कोणाची मान आणि कोणाचे पाय तुटून पडले तर काही जणांच्या ध्वजा धनुष्य कवचे आणि अलंकार यांचे त्यांच्या पायांचे आदळापट आणि रथांच्या चाकांच्या घर्षणाने जमिनीला खड्डे पडले त्यावेळी रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली होती कि तिने दिशा आकाश आणि सूर्याला देखील झाकून टाकले परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाठ वाहून जमीन ओली झाली आणि धुळीचे नावही राहिले नाही त्यानंतर लढाईचे मैदान तुटून पडलेल्या डोक्यानी भरून गेले कुणाचे मुगुट आणि कुंडले गळून पडली होती तर कोणाच्या डोळ्यातून क्रोथ प्रकट होत होता काही जणांनी आपल्या दातांनी आपले ओठ दाबून धरले होते पुष्कळांचे अलंकार आणि शस्त्रसज्ज पुन्हा पडले होते तेव्हा आपल्या तुटून पडलेल्या डोक्याच्या डोळ्यांनी पाहून काही धडे आपल्या हाता हातात हत्यारे घेऊन शत्रूवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागली राजा बलीने दहा इंद्रांवर तीन ऐरावत हत्तीवर चार हत्तीच्या पायांच्या रक्षकांवर आणि एक माहुतावर असे बाण सोडले पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण ते पोहचण्यापूर्वी भल्ल नावाच्या तितक्या तीक्ष्ण बाणाने हसत हसत तोडून टाकले इंद्राचा हा प्रशंसनीय पराक्रम पाहून राजाबलीने आणखी चिडून आगीच्या लोळासारखी प्रज्वलित शक्ती हाता हातात घेतली परंतु ती हातात असतानाच इंद्राने तोडून टाकली यानंतर बलीने एका पाठोपाठ एक शूल भारा तोमर आणि शक्ती हातात घेतली परंतु तो जे जे शस्त्र हातात घेई त्याचे इंद्र तुकडे करून टाकी परीक्षिता यानंतर बलीने गुप्त होऊन असुरी मायेने देवांच्या सेनेवर एक पर्वत निर्माण केला त्या पर्वतावरून वणव्याने जळणारे वृक्ष आणि कर्वतीच्या दातांप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेल्या शेळा खाली पडू लागल्या त्यामुळे देवदांच्या सेनेचा चक्काचूर होऊ लागला त्यानंतर मोठमोठी विषारी साप विंचू इत्यादी विषारी प्राणी पडू लागले सिंह वाघ आणि रानडोकर देवसेनेच्या मोठ मोठे हत्तीना मारू लागले परीक्षिता हातामध्ये शूळ घेऊन मारा तोडा असे ओरडत शेकडो नागड्या उघड्या राक्षसेणी आणि राक्षससुद्धा तिथे प्रकट झाले काही क्षणातच आकाशात ढगांच्या घनघोर रांगा घोटमळू लागल्या त्यांचे एकमेकांवर आपटणे आणि मोठ मोठ्याने गर्जना होणे सुरू झाले विजा चमकू लागल्या आणि प्रचंड वादळ होऊन ढगातून निखारी खाली पडू लागले दैतराज बळीने प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे अत्यंत भयानक अशी आग उत्पन्न केली त्या अग्नीने वाऱ्याच्या सहाय्याने देवसेना जाळायला सुरुवात केली थोड्याच वेळात प्रचंड वादळाच्या धडकेने मोठमोठ्या लाटा आणि भोरे निर्माण झालेले समुद्र किनारे सोडून वर येत असलेले दिसू लागले अशा प्रकारे जेव्हा त्या अदृश्य भयानक मायावी नी नीर निरनिराळ्या माया निर्माण केल्या तेव्हा देवांचे से सैनिक घाबरून गेले परीक्षिता जेव्हा इंद्रादीवांना त्यांच्या मायाच्या प्रतिकाराचा उपाय सुचला नाही तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंतांचे ध्यान केले आणि तत्क्षणी ते प्रकट झाले त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते ताज्या कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र होते त्यांनी पितांबर परिधान केला होता त्यांच्या आठ हातात आठ आयुधे छातीवर लक्ष्मी आणि कौस्तुभमणी मस्तकावर अमूल्य मुकुळ जसे कानांमध्ये कुंडल झगमगत होती देवाना त्यांचे असे रूप दिसले जसे झोपेतून जागे झाल्यावर स्वप्नातील वस्तू नाहीशा होतात त्याचप्रमाणे परमात्मा प्रकट होताच त्यांच्या प्रभावाने असुरांच्या कपटपूर्ण माया नाहीशा झाल्या भगवंतांचे स्मरण सर्व संकटांपासून मुक्त करते हे योग्यच आहे हे राजा यानंतर सिंहावर बसलेल्या कालनेमीने लढाईच्या मैदानात गरुड महान भगवंताना आलेले पाहिले तेव्हा त्याने अत्यंत वेगाने त्यांच्यावर एक त्रिशूळ फेकला तो गरुडाच्या डोक्यावर आपटणार होता तेवढ्यात भगवंतानी तो सहज पकडला आणि त्याच त्रिशूळाने वाहनासह कालनेमीला मारले माली आणि सुमाली या दोन बलवान दैत्यांची मस्तके युद्धामध्ये भगवंतांनी आपल्या चक्राने उडवली त्यानंतर माल्यवानाने भगवंतांना भिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर अत्यंत जोराने प्रहार केला परंतु त्याच क्षणी गर्जना करणाऱ्याचे मस्तक भगवंतांनी चक्राने तोडले अध्याय दहावा समाप्त